श्लोकार आणि मी या पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने धारण करतो व रसात चंद्र होऊन सर्व औषधी मध्ये शिरून तिला आधारभूत झालो आहे म्हणूनच ही जरी रजक्कणाची बनलेली मोठी ढेप आहे तरी समुद्राच्या अपार पाण्यात असूनही विरघळून जात नाही आणि ही, ही आपल्या पृष्ठभागावर अपरिमित चराचर भूते धारण करते ती भूतेही मीच तिच्यामध्ये शिरून धारण करतो हे पांडूसुता मी आकाशात चंद्राच्या रूपाने जणू काय अमृताचे चालते सरोवरच आहे आणि तेथून चंद्राच्या किरण रूपयोघाने सर्व वनस्पतींचे पोषणही मीच करतो अशा प्रकारे सर्व धान्यादिकांचे पोषण करून व नाना प्रकारच्या धान्यांची समृद्धी करून अन्नद्वारा प्राणीमात्रांचे रक्षण मीच करतो आणि अन्न जरी उत्पन्न केले तरी प्राणीमात्र असते असे कसे पचेल की ज्याच्या योगाने जीवास समाधान होईल श्लोकार्थावा मी प्राण्यांच्या देहामध्ये शिरून आणि प्राण अपान इत्यादी वायूस मिळून जठराग्नी होऊन भक्ष भोज्य लेह चोश अशा चतुर्विधांनाचे पचन करतो म्हणून अर्जुना प्राणीमात्रांच्या शरीरात नाभी कंदा और शेगड़ी पेटून जठरा मधे मीस प्रदीप्त प्राणपान वायूं जोड़ भात्या रिवस तो जठरिने पेटन या, या उदरत कि अन्ना चाहता करते पत्ता नहीं को स्निग्ध शिजले कच्चे असले ही अन्न तरी मी ते पचन करते सर्व जग मी जगाचा निर्वाह ज्यावर होतो तो धान्य मी व जीवनाचे मुख्य साधन जो जठरागणे तोही मीच आहे आता यापेक्षा माझ्या व्यापकपणाचे नवर तुला काय सांगू तर तू हे पक्के लक्षात ठेव की या जगात दुसरे काहीच नाही सर्वत्र मीच भरलेलं आहे तर मग या जगात काही प्राणी सर्वदाच सुखी दिसतात व काही दुःखाने अगदी व्याप्त झालेले दिसतात ते कशाने जसे एखाद्या शहरात एकाच दिव्याने सर्व दिवे लागले तर त्यापैकी काही दिवे प्रकाश करतात व काही करीत नाहीत असे कसे होईल अशा प्रकारचे तर्कवितर्क जर तो आपल्या मनात आपल्या मनात करीत बसलाशील, तर तर त्यांचेही चांगले निवारण करतो ऐक हे पहा सर्वत्र मी भरलेलं आहे ही गोष्ट तर अगदी निर्विवाद आहे परंतु प्राण्याच्या बुद्धीच्या कल्पनेप्रमाणे मी त्यास भासतो ज्याप्रमाणे एकाच आकाशवणीचे निरनिराळ्या वाद्यांच्या अनुरोधाने निरनिराळे नाद ऐकू येतात किंवा सूर्य एकच आहे पण तो उगवल्यावर लोकांच्या व्यापारास निरनिराळ्या प्रकारे उपयोगी पडतो अथवा पाणी एकत असून बीजांच्या निरनिराळ्या धर्माप्रमाणे झाडामध्ये उत्पन्न होते निरनिराळी झाडे उत्पन्न होतात त्याप्रमाणे मी एकत असून निरनिराळ्या प्राण्यांचे ठिकाणी माझे स्वरूप परिणाम पावले आहे अरे एक अज्ञान व एक चतुर अशा दौसरू दोन दृष्टि नील मैं एक हार पड़ला. पड़ा जो अज्ञाने होता तो सर्पुर उत्पन्न वो चतुर होता तो हार है सुख स्वासी नक्षत्रा पानी सारखे शिंपला पड़ेसता मोते होता व सर्पा तो पड़ेसता विष उत्पन्न होते जे ज्ञाने त्यांना मदपासून सुख उत्पन्न होते व जे अज्ञानी आहेत त्यांना दुःख होते श्लोकार्थ पंधरावा मी सर्वांच्या मध्ये प्रवेश करून राहतो मदपासून सर्वांना स्मृती ज्ञान आणि या दोघांचा अभाव म्हणजे विस्मरण आणि अज्ञान ही उत्पन्न होतात सर्व वेदाने जाणण्यास मीच योग्य आहे वेदांताचा सिद्धांत करणारा व त्याचा ज्ञाताही मीच आहे एरवी सर्व प्राण्यांच्या हृदयात मी अमुक आहे अशी जी बुद्धी म्हणजे अहंकार रात्रंदिवस असते तीही मीच आहे परंतु साधूंच्या समागमाने योग व अज्ञान यांच्या अभ्यासाने आणि वैराग्यसह वर्तमान गुरुचरणांच्या सेवेने एवंच अशा सदाचरणानेच सर्व ज्ञान सेवून त्याचा मीपणा आत्मस्वरूपात लय पावतो मग आत्मस्वरूपाकडे दृष्टी गेल्यावर योगाने तो अशी दुसरा कोणी त्याप्रमाणे मला जाणण्यास मीच कारण आहे किंवा आत्म्याहून वेगळे जे शरीर त्याची सेवा करण्यात व संसाराची बढाई ऐकण्यात ज्यांचा देहाविषयी मीपणा कायम झाला आहे ते स्वर्ग व संसार या सुखांच्या प्राप्ती करता कर्ममार्गाचे आचरण करतात त्यामुळे त्यांना दुःखाचा अज्ञानी लोकात माझ्यापासूनच प्राप्त होते ज्याप्रमाणे जागा असणारा मनुष्यच स्वप्न व निद्रा या अवस्थांचा उपभोग घेतो परंतु दिवसा ढगाने आकाश व्यापले म्हणजे उजेड कमी होतो हेही उजेडाने उजेडानेच उजड़ाने जसे समजते त्याप्रमाणे माझे विषय अज्ञान उत्पन्न होऊन प्राणी विषयांचे सेवन करतात ही माझ्या सतेने होते याप्रमाणे धनंजया निद्रेला किंवा जागृतीला जसे मूळ ज्ञानच कारण आहे त्याप्रमाणे या ज्ञानी व अज्ञानी अशा जीवाना मीच मूळ आहे हे धनुर्धरा ज्याप्रमाणे सर्पाच्या किंवा दोरीच्या भासास दोरीच कारण आहे त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान यांच्या वृद्धीस मी सिद्धच कारण आहे म्हणून हे धनंजय माझे खरेच स्वरूप न समजल्यामुळे वेद मला जाणण्याकरता खटपट करू लागला तो त्याच्या सा शा, शाखा झाल्या तथापि त्या वेदाच्या तीनही शाखाने रूप यजू वसाम यांनी माझेच वर्णन केले ज्याप्रमाणे पूर्व पश्चिम वाहिनी नद्यास समुद्रच आश्रयस्थान होय आणि ज्याप्रमाणे महासिद्धांताजवळ म्हणजे ब्रह्माजवळ श्रुतीची मती कुंठीच होते अथवा गंध गुणयुक्त आकाशात वायूचे वाहणे बंद पडते त्याप्रमाणे सर्व श्रुती ज्या ठिकाणी लादून स्तब्ध राहतात ते ब्रह्मस्वरूप मीच प्रकट करतो नंतर श्रुतीसह सर्व जग ज्या ठिकाणी लय पावते ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्यास दागे केल्यावर स्वप्नात भासलेल्या वस्तू आपणच झालो होतो असे तो समजतो त्याप्रमाणेच जागृतावस्थेतही आप हो, आपण एकटेच आहोत हेहीचव असतो ज्या त्याप्रमाणे जगाच्या उपाधीशिवाय जे माझे आत्मस्वरूप त्याचा बोध होण्यास मीच कारण आहे व ते आत्मस्वरूपही मीच आहे वीरा अर्जुना ज्याप्रमाणे कापूर जळल्यावर मागे त्याची काजळी राहत नाही व अग्निही राहत नाही त्याप्रमाणे अज्ञानाचा समूळ नाश करणारे जे ज्ञान तेही त्यावेळेस लय लय पावते त्यावेळेस ते नाही असे म्हणता येत नाही व आहे हे म्हणणे शोभत नाही हे पहा मगमूस न ठेवता विश्वाला घेऊन जाणारा जो तोर, त्याला कोणी कोठे शोधावे असे जे न करणारे शुद्ध स्वरूप ते मी याप्रमाणे मोक्षदाता श्रीकृष्ण कृष्ण परमात्मा त्याने आपल्या उपाधिरहित शुद्ध स्वरूपापर्यंत आपणच सर्व दृश्य व अदृश्य पदार्थात कसे व्यापून राहिलो आहे ते सांगितले ज्याप्रमाणे आकाशात चंद्रोदय झाल्यावर क्षीरसमुद्रात त्याचे पूर्ण प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने केलेला हा सर्व बोध अर्जुनाच्या भिंतीच्या समोरील भिंत घोटून गुळगुळीत केल्यावर ती ज्याप्रमाणे चित्रा त्या चित्राचे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे वैकुंठ नायक दोघ कृष्ण परमात्मा त्याच्या मनातील बोध अर्जुनाच्या शुद्ध अंतकरणामध्ये प्रतिबिंबित झाला मग अनुभव घेणारा श्रेष्ठ असा अर्जुन तो असे म्हणाला धन्यतेवा आपल्या व्यापकपणाचे वर्णन करताना आपण प्रसंगानुसार जे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन केले ते निरुपाधिक स्वरूप एक वेळ मजे करता स्पष्ट करा तेव्हा द्वारकानाथ म्हणाले बरे शाबास हे अर्जुना आम प्रश्न करना चलते नहीं तू आज अशा रीति ने प्र स्पष्ट प्रश्न, प्रश्न के मनोदय सफल जाले। अद्वैत प्राप्ति नुखानुभवास आज तू निर्मल स्थान हा प्रश्न करून मजा सुखा माला प्राप्ति करूँ देता है ज्याण आरशा पे स्वरूप अपने नेत्र तुझा बरबर संवाद के आत्मसुख है म्हणून तू संवाद करणारा शिरोमणी आहेस मित्र अर्जुना तुला समजत नाही म्हणून तुला आम्हा विचारावे आणि आम्ही तुशी समजूत करून द्यावी अशी तुझी योग्यता नाही बरे अरे असे म्हणून देवाने अर्जुनास आलिंगन देऊन त्याचकडे कृपादृष्टीने अवलोकन केले मग अर्जुनाशी काय बोलू लागले तर ज्याप्रमाणे दोन्ही ओठापासून एकच बोलणे निघते किंवा दोन्ही पायाने एकच चालणे होते त्याप्रमाणे तुझे पुसणे व माझे सांगणे हे दोन्ही एकच आहेत याप्रमाणे व माझे स्वरूप एकच आहे असे समज आणि मी सांगणारा व तू पुसणारा हे आपण दोघे एकच आहोत असे म्हणाले आणि असे बोलता बोलता मोहाने भुलून जाऊन अर्जुनास आलिंगन देऊन तसेच उभे राहिले इतक्यात चकित होऊन म्हणाले इतके प्रेम चांगले नाही उसाचे रसाची करते लागतो, द्वैत उत्पन्न आज आई अर्जुन नर वी नारायणअ भेद नहीं पा आरते आता मजा ठिकाण जिलू दयाप्रमा बुद्धी स्थिर करून श्रीकृष्ण भगवान म्हणाले हे वीरश्रेष्ठा तू मला काय प्रश्न केलास इकडे अर्जुन जो श्रीकृष्णाच्या ध्यानात निमग्न झालेला होता तो देहभानावर येऊन आपल्या प्रश्ना प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास तयार झाला तेव्हा सद्गदित वाणीने अर्जुनाने म्हटले देवा आपले निरूपाधिक रूप कोणते ते सांगा अर्जुनाचे हे भाषण ऐकून तेच सांगण्याकरता श्रीकृष्ण भगवान प्रथम दोन प्रकारच्या उपाधींचे वर्णन करतात आपले निर्गुण रूप सांगा म्हणून विचारले असता उपाधीविषयी भगवान अगोदर वर्णन का करतात अशी जर कोणा शंका येईल तर असे पहा की कोणी कोण कोणी लोणी मागायचं तर ता करून त्यातून ते त्याला काढून द्यावे लागते किंवा शुद्ध सोने पाहिजे असल्यास ते जसे तावून त्यातील वाईट धातू काढावे लागते पाण्यावरील शेवाळेच काढून टाकावे लाग असते म्हणजे मग पाणी शुद्धच आहे अथवा अभ्र नाहीसे झाल्यावर आकाश स्वच्छच असते तांदूळावरील भाताचा कोंडा काढून टाकल्यावर तांदूळ हाती येण्यास काही हरकत असते का त्याप्रमाणे स्वरूपावरील उपाधी काढून टाकल्यावर विचार केला तर जे बाकी राहते तेच शुद्ध स्वरूप हे कोणास विचारायच नको त्याप्रमाणे कुलश्रीला तिच्या पतीचे नाव विचारल्यावर जे नाव घेतले असतात गप्प राहते तेच तिच्या पतीचे नाव समजायचे त्याप्रमाणे जेथे शब्दी गती कुंठित होते अवर्णनीय शुद्ध स्वरूप हो दुसरे असे पहा कि या स्वरूपन करने वर्णन ज्यादा करता नहीं दशा स्वरूप वर्णन करने लक्ष्मीपति उपाधि स्वरूप प्रथम संगत शुद्ध प्रतिपदे का चंद्रा कोर दाख्या वे ज्यादा झड़ा खांदी आधार ती दाखवा लगते त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे लक्षण सांगते वेळी उपाधीचे स्वरूप सांगावे लागते श्लोकार्थ सोळावा या या लोके क्षर आणि अक्षर हे दोनच पुरुष प म्हणजे पदार्थ आहेत सर्व भूतांना क्षर म्हणतात आणि कुटसाला मायोपाधीयुक्त जीवाला अक्षर म्हणतात मग श्रीकृष्ण म्हणतात हे सवेसाची या संसाररूपी नगराची वस्ती अगदी लहान दोन पुरुषांची ज्याप्रमाणे सर्व आकाशात काय दिवस व रात्रूपी राजधानीत हे दोघे आणखी एक तिसरा पुरुष आहे परंतु त्याला या दोघांचे नाव देखील सहन होत नाही कारण तो येथे आला असता नगरासह हो त्या दोघांचा नाश करतो परंतु त्या तिसऱ्याची गोष्ट सध्या राहू दे अगोदर जे या संसार रूपी नगरात वस्ती करण्याकरता आले आहेत त्या दोघांविषयी सांगतो त्या एक त्यापैकी एक आंधळा वेडा व पंगू अस आणि दुसरा सर्व अवयव आणि परिपूर्ण आहे पण दोघे एका गावात राहिल्याने त्यांचा संघ लढला त्या एकाचे नाव व दुसऱ्याचे नाव अक्षर या दोघांनीच हे संसार रूपी नगर व्यापरून टाकले आता क्षर म्हणून आहे तो कोण व अक्षर म्हणतात त्याची लक्षणे काय हे सरळ तुला फोड करून सांगतो तर अर्जुना महत्त्वापासून गवताच्या काढीपर्यंत सर्व जे काही लहान व थोर चालणारे अथवा स्थिर किंवा मन व बुद्धी जे पंचमहाभूता बनलेले नावारूपात येणारे आणि सत्व रजतम या तीन गुणांच्या टांगसाळीतून बाहेर पडणारे ज्या सोन्याने भूताकृतीचे भु, भु, नाणे तयार होते व ज्या द्रव्याने काळास जुगार खेळता येतो विपरीत ज्ञानाने जे जाणता येते व प्रतिक्षणी उत्पन्न होऊन लय पावते अरे भ्रांती भ्रांतिरूपी अरण्या म्हणजे माये शिरून जे सृष्टीरूपी अवयव उत्पन्न करते फार काय सांगावे ज्याला जग असे म्हणतात जे सात आठ प्रकारच्या प्रकृतीने वर्णन केले आहे व छत्तीस प्रकाराने क्षेत्राच्या रूपाने वर्णन केले या मागील गोष्टी कशाच पाहिजेत अरे आता याच अध्यायात वृक्षाकार रूपाकृतीने जे तुला सांगितले ते चैतन्य आपल्या नगरात राहणारा मी पुरुष आहे असे मानून सर्व रूपाने आपणच या जगात म्हटले आहे पडलेले आपले प्रतिबिंब पाहून हा कोणी दुसरा सिंह आहे असे मानून रागाने त्याचा नाश करण्याकरता जसा सिंह विहिरीत उडी घालतो किंवा आकाशापासून उत्पन्न होणाऱ्या पाण्यात जसे आकाशाचे प्रतिबिंब दिसते तसे मायेच्या उपाधीने चैतन्य जगदाकार बनते अर्जुना याप्रमाणे रूपी नगरात आत्मा आपल्या स्वरूपाच्या विस्मृतेने स्वस्थ निद्रा करतो मग स्वप्नात जसा एखादा मनुष्य अंथरूण पाहून त्यावर निसतो तसा आत्मा या जगात स्वस्थ झोप घेतो मग निद्रेच्या भरात मी सुखी आहे मी दुःखी आहे असा घोरत बोलतो आणि अहंकार व ममता यांच्या सपाट्यात सापडून बरळतो हा माझा बाप ही माझी आई मी गोरा मी काळा मी पूर्ण आहे मुलगा संपत्ती स्त्री ही माझीच आहेत याप्रमाणे स्वप्नाच्या आधाराने स्वर्ग व संसार या जे चैतन्य निमग्न झाले आहे त्याला अर्जुना क्षरपुरुष असे म्हणतात आता ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात ज्या जसेस सर्व जग जीव म्हणते आणि जो आत्मस्वरूपाच्या विस्मृतीने सर्व भूतात संचार करतो त्या जीवात्म्याला क्षरपुरुष असे म्हणतात कारण तो सर्व वस्तूत व्यापक असतो म्हणून त्याला पुरुष हे नाव प्राप्त झाले शिवाय तो देहात वास करतो म्हणून त्याला पुरुष असे नाव आहे आणि त्याच्यावर क्षरपणाचा खोटा आळ आला आहे कारण त्याने उपाधिला नुसता स्पर्श केलेला आहे ज्याप्रमाणे हालणाऱ्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब हलते असे वाटते त्याप्रमाणे विकाराच्या उपाधीने आत्मा उपाधीयुक्त भासतो नंतर तेच हलणारे पाणी नाहीसे झाल्यावर त्यात दिसणारे चंद्र प्रतिबिंबही नाहीसे होते त्याप्रमाणे उपाधीचा नाश झाल्यावर चैतन्य उपाधीरहित दिसते याप्रमाणे उपाधीच्या योगाने चैतन्यास क्षणित क्षणिकत्व प्राप्त होते आणि असा कमीपणा आल्याने त्याला क्षर असे म्हणतात अशा प्रकारे सर्व जीव चैतन्यास क्षर असे म्हणावे आता अक्षराची लक्षणे कोणती ते उत्तम प्रकारे सांगतो तर अर्जुना दुसरा जो अक्षर पुरुष, तो ज्याप्रमाणे सर्व पर्वतात मेरू पर्वत मध्यस्थ आहे त्याप्रमाणे मध्यस्थ आहे कारण तो मेरू पर्वत पृथ्वी पाताल स्वर्ग या तिन्ही लोकात अखंड आहे त्याप्रमाणे जो ज्ञान किंवा अज्ञान यापैकी एकांत एकातही पडत नाही यथार्थ ज्ञानाने ऐक्य होणे किंवा विपरीत ज्ञानाने द्वैत पावणे या दोन स्थितीमधील जी केवळ अज्ञानस्थिती म्हणजे उदासीनता ते ज्याचे स्वरूप होय माती भिजून तिचा गोळा करावा मग तिथे भांडे घडावयाचे पूर्वी तिचा मातीपणा तर गेलेला असतो व तिला मडक्याचाही आकार नसतो त्या गोळ्याप्रमाणे या अक्षर मधली स्थिती आहे समुद्र आतल्यावर त्यात लाटाही नसता किंवा पाणीही नसते त्याप्रमाणे जी आकाररहित स्थिती पार्था जागृतावस्था जाऊन स्वप्नावस्था येण्याच्या मधील जी निद्रावस्था त्याप्रमाणे ज्याचे स्वरूप आहे आणि जगाचा भास नाहीसा होणे व आत्मज्ञानाचा बोध न होणे या दोहोमधील जी केवळ अज्ञानदशा दिला अक्षर असे म्हणतात अमावस्याच्या दिवशी सर्व कला नाहीशाहून जे चंद्राचे स्वरूप असते त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान या विरहित अक्षराचे रूप आहे हे पहा सर्व उपाधींचा नाश झाल्यावर ज्या ठिकाणी जीवात्मा विश्रांती घेतो त्याचप्रमाणे फल आल्यावर झाड त्यात बीजरूपाने असते त्याप्रमाणे उपाधीचा स्वीकार करणारा उपाधीसह जेथे विश्रांती घेतो त्या स्थानाला अव्यक्त असे म्हणतात पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असते तिला बीजभाव असे म्हणतात व दुसरी स्वप्न व जागृती स्थिती तिला फलभाव असे म्हणतात वेदांती लोक ज्या स्थितीला बीजभाव असे म्हणतात त्या स्थितीला अक्षरपुरुष असे म्हणतात तेथून विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन जागृती व स्वप्न या रूपाने फाकते आणि अनेक बुद्धी तरंग रूप सराना संचार करते अर्जुना जीवात्मा जेथून विश्वाची मांडणी करीत उरतो त्या दोघांमधील जी भेद स्थिती तोच हो। अक्षर पुरुष दुसरा अक्षरपुरुष म्हणजे जीव हा या विश्वात देह धारण करून जागृती व स्वप्नावस्था यांचा उपभोग घेतो या दोन्ही अवस्था ज्याच्यापासून उत्पन्न होतात किंवा ज्या अवस्थेला पूर्ण अज्ञानाने भरलेली अशी निद्रावस्था म्हणतात व जिच्यात ब्रह्मप्राप्तीची उणीव असते वीरा अर्जुना खरोखर या निद्रावस्थेपासून जर स्वप्न किंवा जागृती या अवस्था प्राप्त न होतील तर या अवस्था ब्रह्मप्राप्ती होते असे खास म्हणता येईल पण या निद्रारूपी आकाशात पुरुष पुरुषरूपी ढग येऊन स्वप्नरूपी जीव व शरीर याची वृष्टी होते हे असो आता याखाली विस्तार पावणाऱ्या फांद्यांच्या संसाररूपी वृक्षाचे अक्षर पुरुष हेच मूळ होय याला पुरुष तर हा पूर्णपणे निद्रा घेतो म्हणून व मायारूपी नगरात शयन करतो म्हणून आणि ज्या निद्रेत विकार अथवा विपरीत ज्ञान यांचा भास नसतो ते याचे रूप होय म्हणून वेदांत हा अक्षर आहे असा सिद्धांत केलाय याप्रमाणे मायेच्या उपाधीने चैतन्य जे जीवात्म्याचे रूप धारण करते त्याला अक्षरपुरुष म्हणतात श्लोकार्थ सतरावा या दहोकडून या उत्तम पुरुषचा निराळ आहे त्याला परमात्मा म्हणतात तो अविनाशी ईश्वर या जगत्रयात आता स्वप्न या अवस्था त्यात लय पावतात ते अज्ञान ज्ञानात बुडून ज्ञानाच्याही पलीकडे गेल्यावर ज्याप्रमाणे अग्नि लाकडा जाळून मागवहून आपणही नाही सवतो त्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञानाही सेवक हो केले आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देऊन ते आपणही नष्ट झाले मग असे जे जाणणेपणा जाणणेपणाशिवाय जाणणे उरले ते अर्जुना जो उत्तम पुर, पुरुष उत्तम पुरुष होय की जो शेवटचा तिसरा म्हणून सांगितला आणि जो मागे सांगितलेल्या दोघांहून निराळा होय अर्जुना निद्रा व स्वप्न यापेक्षा जागृता अवस्था जशी निराळ्याच बोधाची असते किंवा सूर्यकिरण आणि मृगजळ याहून जसे सूर्यमंडळ अगदीच वेगळे तसा हा उत्तम पुरुष त्या दोघांनी अगदीच वेगळा होत लाग्नेपासून वेगळा आहे तसा क्षर व अक्षर, अक्षर याहून तो वेगळा आहे कल्पांत समये ज्याप्रमाणे समुद्राची मर्यादा नाहीशे होऊन सर्वत्र जलमय झाले म्हणजे नदी व नद सर्वत्र एक होतात त्याप्रमाणे स्वप्न गाड झोप किंवा जागृती यांचा जेथे भास उरत नाही तर प्रयकाळच्या तेजाने रात्र व दिवस हे गिळून टाकावे त्याप्रमाणे मग अद्वैत किंवा द्वैत हा भाव राहत नाही असणे व नसणे हेही करत नाही आणि जेथे अनुभव घाबरा हो नष्ट होतो असे जे काही तत्व आहे ते म्हणजे तो उत्तम पुरुष की ज्याला इहलोकी परमात्मा असे म्हणतात पण अर्जुना ते बोलणेही येथे न मिळता जीवदशा पत्करूनच होय ज्याप्रमाणे काठावर उभे असलेल्या मनुष्याने बुडाल्याची वार्ता सांगावी त्या बुडणाऱ्याबरोबरच जो बुडाला तो काय सांगणार त्याप्रमाणे अर्जुना विचाररूपी काठावर जोपर्यंत वेद उभे आहेत तोपर्यंतच अलीकडच्या तो किंवा पलीकडच्या गोष्टी बोलण्यास त्या शक्ती असते म्हणून क्षर व अक्षरपुरुष दोन्ही अलीकडचे आहेत असे पाहून त्या आत्मस्वरूपाला परपुरुष असे म्हणतात अशा प्रकारे अर्जुना परमात्मा या शब्दाने पुरुषोत्तम ओळखावा असे तू समज ए शब्द मावळतो ज्ञान लोप पावते व सर्व व्यापार बंद राहतात अशी जी वस्तू आहे अहम ब्रह्म हा भावही जेथे नाहीसा होतो तेथे सांगणारच जे सांगायचे ते होतो आणि द्रष्ट्यासह दृश्य नाहीसे होते आता बिंब व त्याचे प्रतिबिंब यांच्यामध्ये असणारी प्रभा जरी आपल्यास दिसत नाही तरी ती नाही असे कसे म्हणता येईल किंवा नाक व फूल या दोहोमध्ये जो फुलाचा सुगंध असतो तो जरी आपल्यास न दिसला तरी नाही कसा म्हणता येईल त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य नष्ट झाल्यावर अमुक वस्तू आहे असे कोण म्हणेल पण तेच अनुभवाने पाहणे तेच रूप होय जो प्रकाशित होणाऱ्या वस्तूशिवाय प्रकाशक व जो नियम नियम्य पदार्था पदार्थाशिवाय नियमन करणार असा जो ईश्वर तो आपले स्वरूपात ऐकण्याची शक्ती देणारा नाद, नाद। स्वादाची स्वादा जो स्वाद। ब्रह्मानंदाला आनंदाची शक्ती देणारा जो पूर्णत्वाचा शेवट व सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ पुरुष व विश्रांतीला विश्रांतीचे स्थान जे सुखात सुख जोडले दो तेजा स्टेज प्राप्त व शून्य महाशून्यत लय पावले जो उदय तुम दूर आतो व लयरी पलिको फार का संगावे जो सर्वाहुन दूर है ज्यादा शिंपी अपन रूपे नसन अज्ञाला रूपया भास करते कि अलंकारा रूपाने सोने नहींसे न होता ही न होता नहीं अ भाजते ज्यादाप्रमा अपन विश्व न होता जो विश्व धारण करो पाणी व लटा वेगलेपना है जगह परमांवरूप वेगे नहीं विरेषा जगह विस्तार जी कारण है ज्याप्रमा पड़ना प्रतिबिंबा समग्र चंद्र कारण जग की उत्पत्ति ज्यादा फरक होता नहीं व लयसा जो कठे जो ज्याप्रमाणे रात्र व दिवस ही आली असता सूर्यातही फरक पडत नाही त्याप्रमाणे तो कोणात नसतो कोणाच्या नाही नाश पावत नाही व ज्याची तुलना तुलना करावया तो स्वतःच योग्य आहे श्लोकार्थ अठरावा ज्या अर्थी मीक्षराचा क्षराच्या पलीकडे आणि अक्षराहुने उत्तम आहे त्याअर्थी मी लोकामध्ये व वेदामध्ये पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे हे धनंजया जो आपणच प्रकाशित करतो फार सांगावे ज्या त्या ठिकाणी द्वैत नाही ते माझे निरुपाधिक रूप असून क्षर व अक्षर यांच्या पलीकरता मी आहे म्हणून मला वेद आणि लोख हे पुरुषोत्तम असे म्हणतात श्लोकार्थ एकोणीसावा अर्जुना जो ज्ञानी या प्रकारे मला पुरुषोत्तम असे समजतो तो सर्वज्ञ होऊन सर्व करून मला भजतो पण हे असो अर्जुना अशा मध्ये पुरुषोत्तमाला तोच पुरुष जाणतो की ज्याला ज्ञानरूपी सूर्याचा था उजेड झाला आहे ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर आपल्या स्वप्न भासत नाही त्याप्रमाणे ज्ञानाचा था उदय झाल्यावर सर्व जग व्यर्थ भासते किंवा माळ हाती घेतली म्हणजे ज्याप्रमाणे तीव्र झालेल्या सर्पाचा भास नाही सावतो त्याप्रमाणे माझे स्वरूप ज्ञान झाल्याने जगाचा मिथ्या भास नाही सावतो जो सोन्याच्या अलंकाराला सोन्याच्या दृष्टीने पाहतो तो त्याचे अलंकारत्व व्यर्थ मानतो त्याप्रमाणे ज्याला मासे ज्ञान प्राप्त होते त्याला ज्ञाता श्रेय व ज्ञान ही त्रिपुटी <coughs> नाही शेवते मग तो म्हणतो मीच एक स्वतः सिद्ध सच्चिदानंद सर्वत्र आहे अशा अद्वैतदृष्टीने जो मला जाणतो त्याने सर्व जाणले हे म्हणणे देखील शोभत नाही कारण त्याला द्वैताचा भाव कुठेच उरले नसतो म्हणून अर्जुना तोच माझे भजन करण्यास अधिकारी होय ज्याप्रमाणे आकाशासाठी क्षीरसागराचीच आकाशा हो। मेजवानी करणे योग्य होय अथवा ज्याप्रमाणे अमृतरूप होऊनच अमृतास मिळावे लागते उत्तम सोन्यात उत्तम सोनेच मिसळल्यावर त्याची एक किंमत लागते त्याप्रमाणे मदरूप झाल्यावर माझी भक्ती करण्यास पुरुष योग्य होतो असे पहा की समुद्राहून गंगा जर निराळी असती तर ती समुद्रास कशी मिळाली असती म्हणून मदरूप झाल्याशिवाय माझे भक्ती प्राप्त होत नाही याप्रमाणे समुद्रातील दाटा जशा सर्व प्रकारे समुद्राहून भिन्न नाहीत त्याप्रमाणे जो माझे भजन करतो त्याच्यात व माझ्यात द्वैत नसते सूर्य आणि प्रभा यांच्यात जसे ऐक्य आहे तसे माझे भजन केले असता माझ्यात व भक्तात अंतर राहते श्लोकार्थ विवा हे निष्पा या प्रमाणे हे अत्यंत गोह्य शास्त्र मी तुला सांगितले अर्जुना हे जाणल्याने मनुष्य बुद्धकृत होतो याप्रमाणे पंधराव्या अध्यायात सांगावयास आरंभ आरंभ केल्यापासून सर्व शास्त्रांनीच प्राप्त होणारा असा उपनिषद रूपी कमलदलातून गीतारूपी सुभास सर्व जगभर फाकला जी गीता वेदांचे मंथन करून श्री व्यासमुनीच्या काढलेल्या लोण्याप्रमाणे रूपी चंद्राची सतरावी कला होय व विचार रूपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेल्या लक्ष्मीप्रमाणेच होय म्हणून या गीतेस तिच्या पदरूपी वर्णाने व अर्थरूपी जीव प्राणाने माझ्याशिवाय गतीच नाही हिच्या समोर क्षर व अक्षर प्राप्त झाल्या असता त्यांचे पुरुषत्व ही नाहीसे करते व मग पुरुषोत्तम आपले तन मन अर्पण करते म्हणून हल्ली जी तू गीता ऐकलीस तिने मला भरल्यामुळे पतिव्रता हे नाव मिळवले खरोखर ही गीता म्हणजे बोलून वर्णन करण्याजोगे शास्त्र नाही परंतु संसारास जिंकण्याचे एक शस्त्रच आहे गीतेची अक्षरे ही आत्मभाव उत्पन्न करणारे मंत्रच आहेत आत्मप्राप्ती करून देण्याची हिच्या अक्षरात शक्ती आहे अर्जुना तुला जी ही गीता सांगितली तो प्रकार कसा म्हणशील तर माझे जवळ काढला ज्याप्रमाणे गौतम मुनीने तपश्चर्या करून शंकराच्या जटेतून गंगा वर काढली त्याप्रमाणे जो चैतन्य शंभू त्या जा माझे जा जटेतून गीतारूपी गंगा काढण्यास तू गौतम झालास आपले चांगलेपणाचा अनुभव घेण्यास जसा आरसा समोर घ्यावा लागतो तसा हे धनंजया आत्मस्वरूप पाहण्यास गीतारूप घ्यावा लागतो ज्याप्रमाणे आकाशातील चंद्र व नक्षत्रे ही सर्व समुद्रात प्रतिबिंबित होतात त्याप्रमाणे गीतेसह मला तू आपल्या अंतकरणात प्रतिबिंबित केलेस अर्जुना <coughs> तुझ्या ठिकाणचा त्रिविधता मल गेल्यामुळे तू गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झालेस परंतु फार काय सांगावे गीता ही केवळ माझी ज्ञानवल्ली आहे व तिला जो जाणतो तो या सर्व मोहापासून मुक्त होतो हे पांडुसुता ज्याप्रमाणे अमृतरूपी नदीचे पाणी प्याल्यावर रोग नाही साहून अमरपण प्राप्त होते व तो दोषमुक्त होतो त्याप्रमाणे गीतात पूर्णपणे समजल्यावर मोहाचा नाश होतो यात आश्चर्यतेक आहे परंतु आत्मज्ञानाच्या प्राप्तीने आत्मस्वरूपाशी ऐक्य होते जे आत्मज्ञान प्राप्त झाले असता था। आपोआप निष्कर्म होते व ते ज्ञानाचे उतराई होऊन लय पावते हे वीर वीरविलासा अर्जुना ज्याप्रमाणे हरवलेली जिन्नस सापडल्यावर त्या जिनसेचा माग काढावायचे काम संपते त्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे कर्मरूपी देवालयाचा कळस होतो म्हणून ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषांची कर्मे आपोआप राहतात अनाथांचा सखा जो श्रीकृष्ण भगवान तो याप्रमाणे बोलला असे जे श्रीकृष्ण वदनातील अमृतरूपी भाषण पार्थाचे मनात ठसून वर ऋतू आले तेच व्यासांच्या कृपेने संजयास प्राप्त झाले ते अमृत धृतराष्ट्र राजास प्यावयास दिले तरी हे योग्यतेचे आहे असे त्याला वाटते नाही एर्वी ऐवजी दूध घालते वेळी ते ज्याप्रमाणे व्यर्थ गेले असे वाटते परंतु तेच त्या ते ते वेलास द्राक्षाचे घोस आले म्हणजे परिणाम गोड होतो त्याप्रमाणे श्रीहरीच्या मुखातील अक्षरे संजयाने अति आदराने धृतराष्ट्रास सांगितल्यावर काही कालाने तोही सुखी झाला तीच अक्षरे मी ओबडझोबड मराठी भाषेत ज्याप्रमाणे मला समजले त्याप्रमाणे सांगितले अरसिक मनुष्याने सेवंतीच्या झाडास ला हात लावला असता काटे पोसतात परंतु जो जाणता आहे तो भ्रमराप्रमाणे सेवंतीच्या पुलातील सुगंध घेतो त्याप्रमाणे माझ्या बोलण्यात योग्य सिद्धांत असतील तेच आपण घ्यावे व उणे असतील ते टाकून द्यावे कारण लहान बाळाला काही न समजणे हेच त्याचे ज्ञान हो परंतु नेणते जरी बाळ असले तरी त्याचे ते अज्ञान पाहून आईबापास अतिहर्ष होऊन ते कौतुक मानतात त्याचप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहात व तुमच्या दर्शनानेच मला प्रेम उत्पन्न झाले तर या ग्रंथाच्या निमित्ताने ग्रंथ गोड मानून माझे लाड पुरवा ज्ञानदेव म्हणतात आता विश्वव्यापक असे जे माझे गुरु श्री निवृत्तीनाथ तेही माझी वा वाकरूपी पूजा सेवन करत अध्याय पंधरावा ओव्या पाचशे समाप्त